ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराणम स्कंध दहावा पूर्वार्ध अध्याय पहिला भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या राजा परीक्षिताने विचारले भगवंत आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार दोन्हीही वंशांच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्रे तसेच धर्मप्रेमी यदूंचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले आता त्याच वंशात आपला अंश असलेल्या श्री बलरामांच्या सह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आम्हाला ऐकवावे प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदूवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या विस्ताराने आम्हाला सांगा अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात जे भव रोगावरील औषध आहे जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला आत्मघाती माणसांव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल युद्धात देवांना सुद्धा जिंकणारे भीष्माधी अतिरथी रुपी प्रचंड मासेजात होते असा कौरव अपार सागर माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडवे तसा पार केला कौरव आणि पांडव या दोन्ही वंशाचे बीज असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रम्मास्थाने जळून गेले होते त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले हे विद्वंत सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर कालरुपाने राहून मृत्यूचे दान करणाऱ्या आणि मनुष्य रुपाने प्रगट होणाऱ्या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे आपण आत्ताच सांगितले की बलराम रोहिणीचे पुत्र होते त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केली दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून वज्रभूमीकडे का गेले तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कुठे कुठे निवास केला केशवानी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लिला केल्या तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले मनुष्य देह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांच्या सह त्यांनी किती वर्ष निवास केला आणि त्यांना किती पत्न्या होत्या हे सर्वज्ञ मुनीवर श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या आणि इतर सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या भगवंतांच्या अमृत कथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या मला असंह्य अशी ही तहान भूक मुळीच सतावीत नाही सूत म्हणतात शौनका भगवंतांच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुखदेवांनी परिक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केल आणि कलिमलांना नाही सणाऱ्या श्रीकृष्णचरित्राच चे वर्णन करण्याला प्रारंभ कला श्री शुकाचार्य म्हणाल हिश्रेष्ठ राजर्ष तू जो काही निश्चय केल आहेस तो अतिशय सुंदर आह कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामधुला गाढप्रिती निर्माण झालिली आह भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती ब्रम्हदेवानं शरण गेली त्यावेळी तिने गायीचे रूप धारण केलेले होते तिच्या डोळ्यातून आसवे वाहात होती तिखिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती ब्रम्हदेवांच्याकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले ब्रम्हदेवानी हे ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर आणि अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले तिथे जाऊन ब्रम्हदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुष सुक्ताने जगतपालक सर्वांतरियामी देवाधिदेव श्री विष्णूंची स्तुती केली त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली त्यानंतर ब्रम्हदेवाला ते म्हणाले देवांनो भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा वेळ लावू नका पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती ते देवादी देव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंश रुपाने जन्म घेऊन राहा वसुदेवाच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रकट होतील त्यांना आनंद देण्यासाठी देवांगना जन्म घ्यावा लागला स्वयंप्रकाश भगवान शेष सुद्धा जी भगवंतांची कला असल्या कारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्त्रमुखे आहेत ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील जिने साऱ्या जगाला मोहित केलेले आहे ती भगवंतांची ऐश्वर योगमाया सुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीला लिलाकार्य संपन्न करण्यासाठी रूपाने अवतार घेईल श्रीशुख म्हणतात प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रम्हदेवानी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला त्यानंतर ते आपल्या परमधामाकडे गेले पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरानगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करीत होता त्या त्यावेळेपासून मथुरा सर्व यादवांची राजधानी झाली होती भगवान श्रीहरी नेहमी तिथे विराजमान असतात एकदा शिवसेना मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणित पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आढोड झाले उग्रसेनाचा पुत्र कंस आपली चुलत बीण देवकी हिला खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ देऊन तिला तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले देवकाचे आपल्या कन्नेवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवते वेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती पंधरा हजार घोडे अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याच्या रुपाने दिल्या निघण्याच्या वेळी वर वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख नवबती मृदुंग आणि दुधुवी बाजू लागल्या वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवित होता त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की अरे मूर्खा जिला तू रथात बसून घेऊन चालला आहेस तिचा आठवा पुत्र तुला मारी कंस अत्यंत पापी आणि दुष्ट होता तो भोजवंशाला कलंकच होता आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला तो क्रूर निर्लज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले तू भोजवंशाची कीर्ती वाढवणार आहेस अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गात असे असता एका स्त्रीला तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभप्रसंगी मारायला तू कसा तयार झालास हे वीरा जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबरच मृत्यू सुद्धा उत्पन्न होतो आज किंवा शंभर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो त्याची इच्छा नसली तरी त्याला तसे करावेच लागते ज्याप्रमाणे चालते वेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो किंवा जशी आळी दुसरी गवताची काळी पकडते आणि मग सागोदरची काळी सोडते त्याचप्रमाणे जीव सुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर पाहून आणि इंद्राकांचे ऐश्वर ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो त्याचप्रमाणे आपले मूळ रूप विसरतो त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांचा संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीराकडे धावता धावता फलाभिमुख कर्माकडे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी ताद्यात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो ज्याप्रमाणे सूर्य चंद्रादी वस्तू पाणी तेल इत्यादी द्रवपदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रवपदार्थ हल्ल्याने त्या प्रतिबिंबित वस्तू सुद्धा हलताना दिसतात त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरावर प्रेम करून ते आपणच आहे असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपले येणे जाणे मानू लागतो म्हणून ज्याला आपले कल्याण भावे असे वाटते त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये कारण जीव कर्माचा आधी नसतो आणि जो द्रोह करील त्याला या जीवनात शत्रूकडून आणि जीवनानंतर पर लोकापासून भय असतेच ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बावलीसारखी दिन झाली आहे म्हणून तुझ्यासारख्या दिनवत्सल पुरुषाने या बिचारीचा वध करणे बरे नव्हे श्री शुख म्हणतात परीक्षिता वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजावले परंतु तो कूर राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवानी विचार केला की कोणत्याही प्रकारे ही वेळ टाळली पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवले की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे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 ज्यावेळी जंगलात आग लागते त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग आणि वियोग यांचे कारण करणे अत्यंत अवघड आहे आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवानी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दृष्टकंसाची अतिशय प्रशंसा केली कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते तरीसुद्धा त्यांनी वरभर वर आपला चेहरा प्रफुल्लित करीत हसत हसत ते म्हणाले हे सौम्य आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही भय तो पुत्रापासून आहे म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन श्री शुक म्हणतात वसुदेव खोट बोलणार नाही हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला तेव्हा वसुदेवानी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले योग्य वेळी सर्व देवता स्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक या प्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते वसुदेवानी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते सज्जनांना असंही असे काय असते ज्ञानीपुरुषांना का कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते नीज पुरुषांना न करण्याजोगे काय असते आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते हे राजा वसुदेवांचा जीवन मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कौस प्रसन्न होऊन हसत म्हणाला आपण या बालकाला परत घेऊन जा याच्यापासून मला काहीही भीती नाही कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे ठीक आहे असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन ग्युंच परत आले परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही परीक्षिता इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले की अरे कंसा गोकुळात राहणारे नंद इत्यादी गो त्यांच्या पत्न्या वसुदेव इत्यादी वृष्णिवंशी यादव देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद वसुदेव या दोघांचेही नातलं हे सर्वजण देव आहेत यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत त्यांनी असेही सांगितले की दैत्यांच्या मुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले तेव्हा कौसाचा निश्चय झाला कि हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे म्हणून त्यांना देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून मारून टाकले पृथ्वीवर बहुदा स्वतःचे पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता पिता बंधू किंवा इष्टमित्र यांचीही हत्या करतात कंसाला हे माहित होते की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णून आपल्याला मारलेले होते म्हणूनच त्यांनी यादवांशी वैर मांडले होते बलवान कंसाने यदू भोज आणि अंधक राजांचे वंशज असलेल्या आपल्या पित्याला उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेन देशाचा राज्य करू लागला अध्याय पहिला समाप्त